लुक चाओदा। लोक अध्याय चौदा एका शब्दादिवशी तो प्रमुख परुषांपैकी एकाचा घरी जेव्हा वयास गेला तेव्हा तेथे असणारे लोक येशूवर बारकाईने नजर ठेवित होते आणि तेथे त्याच्या समोर जलोदर झालेला एक मनुष्य होता येशू ने नियमशास्त्राच्या शिक्षकांना व परुषांना विचारले शब्दात दिवशी बरे करणे नियमशास्त्राला धरून आहे की कसे पण ते गप्प राहिले तेव्हा इशू त्या आजारी माणसाला धरून त्याला बरे केले व त्याला पाठवून दिले मग तो त्यांना म्हणाला जर तुमच्या पैकी एखाद्याला एक मुलगा किंवा एक बैल आहे वो तो विहरित पडला तर शब्दात दिवशी तुम्ही त्याला ताबडतोब बाहेर काढणार नाही काय आणि ह्या प्रश्नाला उत्तर देणे त्यांना जमले नाही मग त्याने पाहुण्याना एक बोध सांगितली कारण त्याने पाहिले की ते त्यांच्यासाठी मानाच्या जागा शोधित होते तो त्यांना म्हणाला जेव्हा एखादा तुम्हाला लग्नाच्या मेजवानीला आमंत्रित करील तेव्हा मानाच्या आसनावर बसू नका कारण तुमच्यापेक्षा अधिक महत्वाच्या माणसाला त्याने कदाचित आमंत्रण दिले असेल मग ज्याने तुम्हाला दोघांना आमंत्रित केले आहे तो येईल आणि तुम्हाला म्हणेल या माणसाला तुझी जागा दे मग खजिल होऊन तुम्हाला खालच्या जागी बसावे लागेल पण जेव्हा तुम्हाला आमंत्रित केलेले असेल तेव्हा जा आणि अगदी खालच्या शेवटच्या जागी जाऊन बसा यासाठी की जेव्हा यजमान येईल तेव्हा तो तुम्हाला म्हणेल मित्रा वरच्या आसनावर येऊन बैस तेव्हा तुझ्या पाहुण्यांसमोर तुझा मान होईल कारण जो कोणी स्वतःला उच्च करीतो त्याला लीन केले जाईल व जो स्वतःला लीन करील त्याला उच्च केले जाईल मग ज्याने आमंत्रण दिले होते त्याला तो म्हणाला तू जेव्हा दुपारी किंवा संध्याकाळी भोजनास बोलाविशील तेव्हा तुझ्या मित्रांना भावांना किंवा तुझ्या नातेवाईकांना वा श्रीमंत शेजाऱ्यांना बोलावू नको कारण तेही तुला परत आमंत्रण देतील व अशा रीतीने आमंत्रणाची परतफेड केली जाईल पण जेव्हा तू मेजवानी देशील तेव्हा गरीब लंगडे पांगळे आंधळे यांना आमंत्रण देईल आणि तुला आशीर्वाद मिळतील कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही असणार नाही कारण नीतीमानांच्या पुनर्थनाच्या वेळी तुझी परतफेड होईल आता जेव्हा मेजाभोवती बसलेल्यांपैकी एकाने हे ऐकले तेव्हा तो येशूला म्हणाला देवाच्या राज्यात जेवतो तो, तो प्रत्येक जण धन्य मग येशू त्याला म्हणाला एक मनुष्य एका मोठ्या मेजवाणीची तयारी करीत होता त्याने पुष्कळ लोकांना आमंत्रण दिले भोजनाच्या वेळी ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना या कारण सर्व तयार आहे हे सांगण्यासाठी नौकराला पाठविले सर्व ते सर्वजण सबब सांगू लागले पहिला त्याला म्हणाला मी शेत विकत घेतली आहे आणि मला जाऊन ते पाहिले पाहिजे कृपा करून मला क्षमा कर दुसरा म्हणाला मी बैलाच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहे व त्या कशा आहेत हे बघण्यासाठी मी चाललो आहे कृपा करून मला क्षमा कर आणखी तिसरा म्हणाला मी लग्न केले आहे व त्यामुळे मी येऊ शकणार नाही म्हणून जेव्हा तो नोकर परत आला तेव्हा त्याने आपल्या मालकाला या गोष्टी सांगितल्या मग घराचा मालक रागावला आणि नौकराला म्हणाला लवकर बाहेर रस्त्यावर आणि नगरातल्या गल्ल्यांमध्ये जा व गरीब आंधळे असह्य लंगडे यांना घेऊन इकडे ये नौकर म्हणाला आपल्या आज्ञेप्रमाणे केले आहे आणि तरीही जागा आहे मालक नौकराला म्हणाला रस्त्यावर जा पूंपना जवळ जा आणि तेथे असलेल्या लोकांना आग्रहाने आत येण्यास सांग म्हणजे माझे घर भरून जाईल कारण मी तुम्हा सांगतो की त्या आमंत्रित केलेल्या कोणालाही माझ्या मेजवानीतील चव पाहायला मिळणार नाही मोठ्या संख्येने लोक येशू चालत होते तो त्यांच्याकडे वळाला व म्हणाला जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपले वडील आई पत्नी मुले भाऊ बहिणी एवढेच नमेतर, तर स्वतःच्या जीवाचा सुद्धा द्वेष करीत नाही तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येणार नाही तो माझा शिष्य होऊ शकणार नाही जर तुम्हापैकी कोणाला बुरुज बांधायचा असेल तर तो अगोदर बसून खर्चाचा अंदाज करून तो पूर्ण करावयास त्याच्याजवळ पुरेसे आहे की नाही हे पाहणार नाही काय नाही तर कदाचित तो पाया घालील आणि पूर्ण करू शकणार नाही आणि जे पाहणारे आहेत ते त्याची थट्टा करतील आणि म्हणतील या मनुष्याने बांधण्यास सुरुवात केली पण पूर्ण करू शकला नाही किंवा एक राजा दुसऱ्या राजाबरोबर लढाई करण्यास निघाला तर तो अगोदर बसून याचा विचार करणार नाही का की त्याच्या दहा हजार त्याच्या शत्रूशी जो वीस सैन्याशी चालून येत आहे त्याला मुकाबला करता येणे शक्य आहे काय जर तो त्याला तोंड देऊ शकणार नसेल तर त्याचा शत्रू दूर अंतरावर असतानाच तो शिष्टमंडळ पाठवून शांततेसाठी तह अटींची विचारणा करील त्याच प्रकारे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येणार नाही मीठ चांगले आहे पण मिठाची जर चव गेली तर त्याला खारटपणा कशाने येईल पूर्णपने निरुपयोगी ठरेल, व लोग ज्यादा ऐका तो ऐको